मग त्या इस्मापेक्षा मोठा तालीम कोण असू शकेल ज्याने अल्लावर कुभांड रचलं आणि जेव्हा सत्य त्याच्या समोर आलं तेव्हा त्याला खोटं लेखलं अशा लोकांसाठी जन्म मध्ये एखादं ठिकाण नाही काय والذي جاء بالصدق وصدق به أولئك هم المتقون لهم ما يشاءون عند ربهم ذلك جزاء المحبين ليكفر الله عنهم أسوأ الذي عملوا ويجزيهم أجرهم بأحسن الذي كانوا يعملون आणि जो इम सत्य घर मानल प्रकोपापासना अपने ते सर्व काल ते इच्छा करते हा आहे पुण्यकार्य करणाऱ्यांचा मोबदला जेणेकरून जी अत्यंत वाईट कृत्य त्यांनी केली होती त्यांना अल्लानं त्यांच्या हिशोबातून वगळून टाकावं आणि जी उत्तम कृत्य ते करत राहिले त्यानुसार तें त्यांना मोबदला प्रदान करावा हे पैगंबर सल्ल अल्लम काय अल्ला आपल्या दासांसाठी पुरेसा नाही हे लोक त्याच्याशिवाय तुम्हाला दुसऱ्यांचं भय दाखवतात वस्तुस्थिती अशी आहे की अल्लानं ज्याला पदवृष्टतेत घातलं त्याला कोणीही मार्ग दाखवणार नाही आणि ज्याला त्यानं मार्गदर्शन केलं त्याला भटकावणारे देखील कोणीही नाही काय जबरदस्त आणि सूड नाही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 करना जर माला नुकसान पोच इच्छेल तो काम चवी जुम्हे अल्लाह सोड करता मैं पोचवेल नुकसान पासवती अथवा अल्लाह ने जो मजे पर कृपा करना चाहे इच्छेल त्याच्या कृपेला रोखू शकतील बस त्यांना सांगून टाका कि माझ्यासाठी अल्लास पुरेसा आहे भरोसा करणारे त्यावरच भरोसा करतात या अला इन्नी फसव त्यांना स्पष्ट सांगा हे माझ्या जाती बांधवांनो तुम्ही आपल्या जागी आपले कार्य करत राहा मी आपले कार्य करत राहील लवकरच तुम्हाला कळून चुकेल की कोणावर अपमान जलक प्रकोप येतो आणि कोणाला ती शिक्षा मिळते जी कधीही टाळणारी नाही पैगंबर सरलेला सल्लम आम्ही सर्व माणसांसाठी हा सत्यधिष्ठित ग्रंथ तुम्हाला उतरवला आहे आता जो सरळ मार्गाचा अवलंब करेल तो आपल्यासाठीच करेल आणि जो भटकेल त्याच्या भटकण्याचा अरिष्ट त्याच्यावरच येईल तुम्ही त्यांचे जबाबदार नाही तो अल्लास आहे जो मृत्यू समय आत्मे ताब्यात था घेतो आणि जो आता मिलेला नाही त्याचा आत्मा झोपेत ताब्यात घेतो मग ज्याच्यासाठी तो मृत्यूचा निर्णय जारी करतो तो रोखून ठेवतो आणि इतरांचे आत्मे एका निश्चित वेळेसाठी परत पाठवतो यात मोठे निशाणे आहेत त्या लोकांसाठी ते गंभीरतेने विचार करणारे आहेत अमित पुस्त नव काय त्या अन्नला सोडून या लोकांनी दुसऱ्यांना शिफारसी बनून ठेवला आहे त्यांना सांगा काही शिफारस करतील ज्यांच्या अखत्यारीत मग काही असो व नसो आणि ते समजत देखील नसावेत सांगा संपूर्ण शिफारस अल्लाच्या अखत्यारीत आहे आकाशांच्या आणि पृथ्वीच्या बाशचा तोच स्वामी आहे मग त्याच्याकडे परत आहात जेव्हा एकट्या नाम नामोल्लेख केला जातो तेव्हा अखिरात पर इमान न ठेवणाऱ्यांचे हृदय कुठंच राहतात आणि जेव्हा त्याच्याशिवाय इतरांचा उल्लेख होतो तेव्हा ते अकस्मात आनंदाने प्रफुल्लित होतात सांगा हे अल्लाह आकाशांना आणि पृथ्वीला निर्माण करणाऱ्या अपरोक्ष आणि परोक्षाचं ज्ञान राखणाऱ्या तूच आपल्या दासांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निवाडा करशील ज्यात ते करत राहिले आहेत जर या जालिबानच्या जवळ पृथ्वीची सारी संपत्ती असली आणि तितकीच आणखीन देखील तरी का ते कायमात दिवसाच्या वाईट प्रकोपापासून वाचण्यासाठी सर्व काही खंडणी म्हणून देण्यास तयार होतील तेथे अल्लाकडून असं काही येईल ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नाही तेथे आपल्या कमाईचे सर्व वाईट परिणाम त्यांच्यावर उघड होतील आणि तीच गोष्ट त्यांच्यावर उलटेल जीची जी, हे थट्टा करत राहिले आहेत हाच मनुष्य जेव्हा जरा देखील संकट याला स्पर्श करत तेव्हा तो आमचा धावा करतो आणि जेव्हा आम्ही आमच्याकडून देणगी देऊन त्याला फुलवतो तेव्हा म्हणतो की हे तर मला ज्ञानाबद्दल दिलं गेलं आहे नवे तर ही परीक्षा होय परंतु यांच्यापैकी बहुतेक जण जान, जाणत नाहीत मा वमा वयकदिर फी हीच गोष्ट यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी देखील सांगितली आहे परंतु जे काही ते कमवत होते ते उपयोगी पड़ल नहीं मै अपने कमल फाखली पी जाम कटुफ चाकती विपुल करो ज्यादा तंग करते निशाने इन्नहू कृपेकडून निराश होऊ नका निश्चितच अल्ला सर्व गुन्हे माफ करून टाकतो तो तर समाक्षील परम कृपाओ आहे हस्विल वईल मिनस फिरीन परत या आपल्या रबकडे आणि आज्ञा दिन बनून जातायचे यापूर्वी की तुमच्यावर प्रकोप यावा आणि मग कुठूनही तुम्हाला मदत मिळू नये आणि अनुसरण अंगीकारा आपल्या रब कडून पाठवल्या गेलेल्या ग्रंथाच्या उत्तम पैलूचे या प्रकोप यावा आणि तुम्हाला वेळी असं होऊ नये की एखाद्यानं नंतर म्हणावं खेद आहे माझ्या त्या आग्रिकीवर जी मी अल्लाच्या हुजुरात करत राहिलो किंबहुना मी तर उलट तळटवाई करण्यात सामील होतो او تقول حين ترى العدا ب لو ان ليكرهت فكن من المحسنين بلا قد جاءتك اياتي فكذبت بها واستكبرت وكنت من الكافرين अथवा म्हणाव अरे रे अल्लाह ने तर मला मार्गदर्शन प्रदान केला असता तर मी सुद्धा यीशु बिरून पगे असता अथवा प्रकोप पाऊं म्हणाव किती छान होईल जर मला आणखी एक संधी मिळावी आणि मी सुद्धा कर्म करण्यात सामील व्हावं आणि त्यावेळी त्याला हे उत्तर मिळावं की का नाही माझ्या आयटी तुझ्याजवळ आल्या होत्या मग तू त्यांना खोटं ठरवलं आणि गर्व केला आणि तू काफिरांपैकी होतास आजच्या लोकांनी अल्लावर कुभांड रचला आहे कायमच दिवशी तुम्ही पाहाल की त्यांची तोंड काळी असतील जहंदम मध्ये गर्विष्ठासाठी पुरेशी जागा नाही काय याउलट जे लोक येथे इशुगिरू आहेत त्यांच्या सफलता देणाऱ्या कारणामुळे अल्ला त्यांना मुक्ती देईल त्यांना काही इजाही पोहोचणार नाही आणि ते दुःखीही होणार नाहीत अल्लाह अल्ला प्रत्येक वस्तूचा निर्माता आहे आणि तोच प्रत्येक वस्तूवर देखरेख ठेवणार आहे पृथ्वी आणि आकाशांच्या खजिन्यांच्या किल्ल्या त्याच्या जवळ आहेत आणि जे लोक अल्लाच्या ऐतींशी कुप्रकारतात तेच तोट्यात राहणारे आहेत وَلَا تَعْبُدُوا إِلَّا اللَّهَ ۚ تَعْبُدُونَنِي أَمْ تَعْبُدُونَ الْجَاهِلِينَ ۖ وَلَقَدْ أُوحِيَ إِلَيْكَ وَإِلَى الَّذِينَ مِنْ قَبْلِكَ لَئِنْ أَشْرَكْتَ لَيَحْبَطَنَّ عَمَلُكَ وَلَتَكُونَنَّ مِنَ الْخَاسِرِينَ ۝ بَلِ اللَّهَ تَعْبُدُ وَهُوَ الرَّحْمَنُ ۚ وَأَنَا أَعْبُدُهُ وَأَنَا مُسْلِمٌ मग का अज्ञानी लोक हो तुम्हें अल्लाहशि अन्य एस मे गण की तुम्हारे पूर्व हो सर्व पैगंबरक दिव्य बोध किया अनेकेकेश्वरवाद स्विकारा तुम्हें वर्ष जाइल तोट्यात रा पैगंबर सल वसलम तुम्ही केवळ अल्लाची बंदगी करा आणि कृतज्ञताना या लोकांनी अल्लाची कदरच केली नाही जसा की त्याची कदर करण्याचा हक्क आहे त्याच्या परिपूर्ण सामर्थ्याची स्थिती तर अशी आहे कायम तेचा मुठी अने आकाश आकाशवे हाथों गुणाल पवित्र उच्चतर आहे तो अनेकेश्वरवादापस कर وَأَشْرَقَتِ الْأَرْضُ بِنُورِ رَبِّهَا وَوُضِعَ الْكِتَابُ وَجِيعَ بِالنَّبِينَ وَالشُهَدَاءَ وَقُضِيَ بَيْنَهُمْ بِالْحَقِّ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ وَوُفِيَتْ كُلُّ نَفْسٍ مَّا عَمِلَتْ وَهُوَ أَعْلَمُ بِمَا يَفْعَلُونَ وَأَنْ تَعَرُشِي نَوْرَسِنْجَوَ فُنْقَل मग आणखीन दुसरं नरसिंग फुंकलं जाईल आणि अकस्मात सर्वच्या सर्व उठून पाहू पृथ्वी आपल्या रबच्या निघेल कर्मग्रंथ आणून ठेवला जाईल सर्व नवी अर्थात प्रेषित आणि सर्व साक्षीदार उपस्थित केले जातील लोकांच्या दरम्यान ठीक ठिक सत्याधिष्ठित निर्णय दिला जाईल त्यांच्यावर कोणताही जुलुम होणार नाही आणि प्रत्येक जणाला जी काही कर्म त्यांना केली होती त्यांचा पुरेपूर बदला दिला जाईल लोक जे काही करतात अल्ला ते चांगल्या प्रकारे जाणतो وَثِيقًا الَّذِينَ كَفَرُوا إِلَى جَهَنَّمَ مَذُمَرًا حَتَّى إِذَا جَاءُوهَا فُتِحَتْ أَبْوَابُهَا وَصُرِّعَ لَهُمْ قَذَنَتُهَا وَقَالَ لَهُمْ خَزَنَتُهَا أَلَمْ يَأْتِكُمْ رُسُلٌ مِنْكُمْ يَتْلُونَ عَلَيْكُمْ آيَاتِ رَبِّكُمْ يَتْلُونَ عَلَيْكُمْ آيَاتِ رَبِّكُمْ وَيُنْذِرُونَكُمْ لِقَاءَ कालू कलिमत या निर्णयानंतर ते लोक त्यांनी खुप केला होता चहन्दमकडे टोळ्या टोळ्यांनी हाकले जातील हे पावतो कि जेव्हा तेथे पोहचतील तेव्हा तिची दारं उघडली जातील आणि तिचे कर्मचारी त्यांना म्हणतील तुमच्याजवळ तुमच्यापैकी असे प्रेषित आले नव्हते काय त्यांनी तुम्हाला तुमच्या रफच्या आयती ऐकवल्या असाव्यात आणि तुम्हाला गोष्टीचं भय दाखवलं असावं कि एकेवेळी तुम्हाला असा दिवस देखील पाहावा लागेल ते उत्तर देतील होय आले होते परंतु प्रकोपाचा निर्णय काफेरांना लागू झाला सांगितलं जाईल दाखलवा जन्नामच्या दरवाजात येथे आता तुम्हाला सदैव राहायचं आहे अत्यंत वाईट स्थान आहे हे गर्विष्ठांसाठी आणि जे लोक आपल्या रक्षा अवेदनेपासून अलिप्त राहत होते ते टोळ्या टोळ्यांनी जन्मत कडे नेले जातील येत पावेत कि जेव्हा तेथे पोहचतील आणि तिची दारं अगोदरच उघडली गेली असतील तेव्हा तिचे व्यवस्थापक त्यांना म्हणतील कि सलाम असाखल वा यात नेहमी आणि ते म्हणतील कृतज्ञ होत त्या अल्लाचे ज्याने आमच्याशी केलेला वायदा सत्य करून दाखवला आणि आम्हाला पृथ्वीचे वारस बनवलं आता आम्ही जन्मत मध्ये हवं तेथे आमची जागा बनवू शकतो तर उत्तम मोबदला आहे कर्म करणाऱ्यांसाठी आणि तुम्ही पाहाल कि फरिश् ते अर्श अर्थात होती आणि राज सिंहासना रुति पावित्रोकान ठीक सत्या अल्लाह चलावासी मेहरबान दयावान है अवतरण अल्ला कडून आहे जो जबरदस्त आहे सर्व काही जाणणारा आहे गुन्हा माफ करणारा आणि पश्चाताप स्वीकारणारा आहे कठोर शिक्षा देणारा आणि मोठा उदाहरस्थ आहे कोणी उपास्य त्याच्या व्यतिरिक्त नाही अल्लाकडे सर्वांना परतायचा आहे مَا يُؤْتَونَ فِي آيَاتِ اللَّهِ إِلَّا الَّذِينَ كَفَرُوا فَلَا يَغْرُرْكَ تَقَلُّبُهُمْ فِي الْبِلَادِ كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ وَالْأَحْزَابُ مِنْ بَعْدِهِمْ وَهَمَّتْ كُلُّ أُمَّةٍ بِرَسُولِهِمْ لِيَأْخُذُوهُ وَجَادَلُوا بِالْبَاطِلِ لِيُدْحِضُوا بِهِ الْحَقَّ فَأَخَذْتُهُمْ فَكَيْفَ كَانَ عِقَابِي अल्लाच्या हातीत वाद घालत नाहीत परंतु केवळ ते लोक चन्नी कुप्र केला आहे यानंतर जगाच्या देशांतील त्यांच्या वावरण्याने तुमची फसवणूक होऊ नये यांच्यापूर्वी नू अल इस्लामच्या राष्ट्राने सुद्धा खोटं ठरवलं आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा अन्य जमातींनी सुद्धा हे काम केलं आहे प्रत्येक लोकसमूहाने आपल्या प्रेषितावर झडप घातली जेणेकरून त्याला पकडावं त्या सर्वांनी असत्याच्या हत्यारांना सत्याला नमवण्याचा प्रयत्न केला परंतु सत्य शेवटी मी त्यांना पकडलं मग पहा माझी शिक्षा किती कठोर होती अशाच प्रकारे तुझा रब्चा हा निर्णय सुद्धा त्या सर्व लोकांवर लागू झाला आहे ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे की في <تصفيق> جهنم واسيه هنار اهت الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم ويؤمنون به ويؤمنون به ويستغفرون للذين آمنوا ربنا واتاك كل شيء رحمه وعلما فغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقيم عدل الجايم ईस सिंहासनधारी आणि जे ईसिंहात ते सर्व आपल्या रब्ब्यात आहेत ते त्याच्यावर आणखी प्रार्थना करतात ते म्हणतात हे आमच्या पालन करत्या तू आपली कृपा आणि आपल्या ज्ञानाविषयी प्रत्येक वस्तू व्यापला आहेस म्हणून क्षमा कर आणि जहनमच्या यातनेपासून वाचव त्या लोकांना त्यांनी पश्चाताप व्यक्त केला आहे आणि तुझा मार्ग स्वीकारला आहे आमच्या पालन करत्या आणि दाखल कर त्यांना सदैव राहणाऱ्या त्या जन्मतींमध्ये ज्यांचं तू त्यांना वचन दिलं आहेस आणि त्यांच्या आईवडील आणि पत्न्या आणि संततीपैकी जे सदाचारी असतील त्यांना सुद्धा तेथे त्यांच्याबरोबर पोहोचव तू निशंकपणे सामर्थ्य संपन्न आणि बुद्धिमान आहेस आणि वाचव त्यांना वाईट गोष्टीपासून जरा तू वाईट गोष्टीपासून कायमातच्या दिवशी वाचवलं त्याच्यावर तू मोठी मेहरबानी केलीस हेच महान यश आहे कायमात दिवशी त्यांना हाक मारून सांगितलं जाईल आज तुम्हाला जितका भयंकर राग स्वतःवर येत आहे अल्ला तुम्हाला त्यापेक्षा जास्त क्रोधित त्यावेळी होत असे जेव्हा तुम्हाला इमानकडे बोलवण्यात येत असे आणि तुम्ही कुप्र करत होता قالوا ربنا امتنا سنتين وأحييتنا سنتين فاعترفنا بذنوبنا, فأعترفنا بذنوبنا فهل الى قروج من سبيل ذلكم بأنه إلى دعي الله وحده كفرتم وإن يشرك به تؤمنوا فالحكم لله العليل كبير دمه انتل هم انتلقى فعلان كتبه تبقى خرقا ملتوا وانتوا دون ملا جيوان دلاء आता मी अपने गुन्द मान्य कर मार्ग है गुरफटले आहत अशा कारण जे एक अल्लाह कड़े बोलने जाता जेवर दुसर बोलवे हो तुम्हें मान्य कर आता निर्णय श्रेष्ठ उच्चतर अल्लाह हथी आ तोच आहे जो तुम्हाला आपल्या निशाणा दाखवत असतो आणि आकाशांमधून तुमच्याकरता रुजी उतरवत असतो परंतु या निशाण्यांच्या निरीक्षणानं बहुत केवळ तोच मनुष्य घेतो जो अल्लाकडे रुजू होणारा असेल म्हणून हे रुजू होणार अल्लाचा दावा करा आपला धर्म त्याच्याकरता विशुद्ध राखून मग तुमचं हे कृत्य किती कितीही अप्रिय वाटो।